अध्याय चौथा हत्ती आणि मगराचे पूर्वचरित्र आणि त्यांचा उद्धार श्री शुकाचार्य म्हणतात त्यावेळी ब्रह्मदेव शंकर इत्यादी देव ऋषी आणि गंधर्व श्रीहरी भगवंतांच्या या कर्माची प्रशंसा करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले स्वर्गामध्ये दुंदुबी वाजू लागल्या गंधर्व नाचू गवू लागले ऋषी चारण आणि सिद्धगण भगवान पुरुषोत्तमांची स्तुती करू लागले इकडे तो मगर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 सर्व शक्तिमान भगवंतांची आराधना करीत होता दैव योगाने त्याच त्याचवेळी कीर्तिमान अगस्त्य मुनी आपल्या शिष्यमंडळींसह तिथे येऊन पोहोचले आपले आदरा इथे न करता एकांतात गप्प बसून राहिलेल्या त्याला पाहून ऋषी संतापले त्यांनी राजाला शाप दिला की हा नीच दुष्ट असभ्य असून ब्राह्मणांचा अपमान करणार आहे हा हत्तीप्रमाणे जडबुद्धी आहे म्हणून याला तीच अज्ञानी हत्तीची योनी प्राप्त हो श्री शुकाचार्य म्हणतात परीक्षिता भगवान अगस्त ऋषी याप्रमाणे शाप देऊन आपल्या शिष्यांसह तिथून निघून गेले हे आपले प्रारंभच होते असे इंद्रद्युम्नाने मानले यानंतर स्वतःचे विस्मरण घडवणारी हत्तीची योनी त्याला प्राप्त झाली परंतु भगवंतांच्या आराधनेच्या प्रभावाने हत्ती होऊनही त्याला भगवंतांची स्मृती कायम राहिली अशा रीतीने भगवान श्रीहरी गजेंद्राचा उद्धार करून त्याला आपला पार्शद बनवले गंधर्व सिद्ध देवता त्यांच्या या लीलेचे गायन करू लागले नंतर रूप गजेंद्राला बरोबर घेऊन भगवंत आपल्या अलौकिक वैकुंठधामाकडे गेले हे कुरुक्ष्रेष्ठ परीक्षिता भगवान श्रीकृष्णांचा महिमा तसेच गजेंद्रांच्या उद्धाराची कथा मी तुला ऐकवली ही कथा ऐकणाऱ्यांचे कलिदोष आणि दुःस्वप्न नाहीसी करील आणि त्यांना यश आणि स्वर्ग मिळवून देईल म्हणूनच आपले कल्याण इच्छणारे द्विजगण दुःस्वप्न इत्यादींच्या शांतीसाठी सकाळी उठल्यानंतर शुचिर्भूत होऊन याचा पाठ करतात हे कुरुश्रेष्ठा गजेंद्राने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन सर्व व्यापक सर्वभूत स्वरूप श्रीहरींनी सर्वांच्या समक्ष त्याला असे सांगितले श्रीभगवान म्हणाले जे लोक पहाटे उठून इंद्रिय निग्रह करून एकाग्र चित्ताने माझे तुझे तसेच हे सरोवर पर्वत गुहा वन वेद, वेळू आणि बांबू यांची बेटे येथील दिव्य वृक्ष माझे ब्रह्मदेवाचे आणि शंकरांचे निवासस्थान असलेली ही शिखरे माझे प्रिय ठिकाण क्षीरसागर प्रकाशमय श्वेतद्वी श्रीवत्स कौस्तुभमणी वनमाला माझी कौमोदकी गदा सुदर्शन चक्र पांचजन्य शंख पक्षीराज गरुड माझा सूक्ष्म अंश असणारा शेष माझ्या आश्रयाने राहणारी लक्ष्मी देवी ब्रह्मदेव देवर्षी नारद शंकर प्रल्हाद मत्स्य कच्छ वरा हदी अवतारात मी केलेल्या माझा अनंत पुण्यमय लिला सूर्य चंद्र अग्नी ओंकार सत्य मूल प्रकृती गाय ब्राह्मण अविनाशी सनातन धर्म सोम कश्यप आणि धर्माच्या पत्न्या दक्षकन्या गंगा सरस्वती अलकनंदा यमुना ऐरावतहत्ती ध्रुव सप्तब्रम्हर्षी आणि पुण्यश्लोक महापुरुष यांचे जे स्मरण करतील त्यांची सर्व पापांपासून सुटका होईल कारण ही सगळी माझीच रूपे आहेत हे गजेंद्रा जे लोक ब्राह्मतावर उठून तू केलेल्या स्तुतीने माझे स्तवन करतील त्यांना मृत्यूसमयी मी निर्मळ बुद्धी देईन श्री शुक म्हणतात श्री कृष्ण असे म्हणून आपला श्रेष्ठ शंख वाजवून देवतांना आनंदित करीत गरुडावर स्वार झाले अध्याय चौथा समाप्त